मत्ताय अध्याय आठ येशू डोंगरावरून खाली आला पुष्कळ लोक त्याच्या मागे चालत होते तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया पडून म्हणाला प्रभू तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात मग येशूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले तू शुद्ध व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि ताबडतोब तो, तो कुष्ठरोगी बरा झाला हे जे घडले ते कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःला याजकाना दाखव आणि तो कुष्ठरोगमुक्त झाला याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले आर्पण वाहून टाक यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल येशू कफर्ण शहरात गेला जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला आणि विनंती करू लागला की प्रभू माझा नोकर पक्ष घाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडून आहे येशू त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन तेव्हा सेनाधिकारी म्हणाला प्रभू आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नौकर बरा होईल कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो, तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो मी माझ्या नौकला अमुक कर असे सांगतो आणि तो ते करतो येशू ने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला ते आश्चर्य वाटले आणि जे त्याच्या मागून चालत होते त्यांना तो म्हणाला मी तुम्हाला खरेच सांगतो इस्रालात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही मी तुम्हाला सांगतो पुष्कळ जण पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून येतील आणि अब्राहम इसाहक व याकुब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात मेजाभोवती मेजवानीसाठी बसतील परंतु जे खरे वारस आहेत ते बाहेरच्या अंधारात टाकले जातील तेथे रडणे व खाणे चालेल मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला जा तू जसा विश्वास धरलास तसे होईल आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला मग येशू पेत्राच्या घरी आला तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे असे येशून पाहिले त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला मग ती उठून त्याची सेवा करू लागली त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले येशून शब्द बोलून ती भूते घालविली व सर्व प्रकारच्या रोग यांना बरे केले यशया संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले यशयाने असे म्हटले होते त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या त्याने आमचे रोग वाहिले आपल्या भोवती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना सरोवराच्या परीकडे जाण्याची आज्ञा केली मग एक नियमशास्त्राचा शिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला गुरुजी आपण जिथे जाल तेथे मी आपल्या मागे येईल येशू त्याला म्हणाला कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावायास जागा नाही मग येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण येशूला म्हणाला प्रभू पहिल्यांदा मला जाऊ द्या व माझ्या वडिलांना पुरून येऊ पण येशू त्याला म्हणाला तू माझ्या मागे ये जे मेलेले आहेत त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे मग येशू नावेत गेल्यावर त्याच्या मागून त्याचे शिष्य नावेत गेले अचानक समुद्रात इतके मोठे वादळ झाले की नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली आणि येशू तर नावेत झोपला होता तेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला जागे केले व म्हटले प्रभु, आम्हाला वाचवा आपण बुडत आहोत येशू उत्तर दिले तुम्ही विश्वासात किती आहात रे तुम्ही का घाबरता मग त्याने उठून वारा व वा लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले वारा थांबला वा वा समुद्र अगदी शांत झाला तेव्हा लोकांना मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे वारा व समुद्र देखील त्याचे ऐकतात मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गर्देकरांच्या देशात आला तेव्हा दोन भूत बाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली ही माणसे स्मशानातील कब्रांमध्ये राहत होती ती फार भेसूर होती त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे ती दोघे येशू आली व म्हणाली देवाचा पुत्रा तुला आमच्याकडून काय पाहिजे शिक्षण करायला आला आजकाल त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर दुकरांचा एक कळप सरत होता ती भूते त्याला विनंती करू लागली ती म्हणाली तू आम्हाला यांच्यामधून काढून टाकणार असेल त्या डुकरांच्या कसात जाऊ दे तो त्यांना म्हणाला जा मग ती त्यांच्या मधून निघून डुकरांमध्ये गेली तेव्हा तो संपूर्ण कळप कड्यावरून खाली धावत जाऊन पाण्यात बुडाला मग त्यांना चारणारे पळाले व त्यांनी नगरात जाऊन सर्वांना हे वर्तमान तसेच भूत झालेल्यांचे काय झाले तेही सांगितले तेव्हा सर्व शहर येशूला भेटायला निघाले आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा येशूने त्यांच्या प्रदेशातून निघून जावे अशी विनंती त्यांनी त्याला केली